वाल्मिकांडसंत्र बोलय जाणारा राम नम्र दशरथाला म्हणाला महाराज मी भोगांचा त्याग करून वनात जे होईल त्याच्यावर वनात जगणार असताना आणि सर्व संघाचा मी पूर्णत्वाने त्याग केला असताना हा सारा लबाजमा घेऊन मी काय करू गजराज देऊन टाकायचा पण त्याच्या कमरेच्या दोरीवर तेवढे मन ठेवायचे असे जो करतो त्याने उत्कृष्ट हत्तीचा त्याग करून दोरीवरच प्रेम ठेवल्याने काय साधले त्याच रीतीने हे रस सज्जन श्रेष्ठ महाराज सैन्य घेऊन मी काय करू सर्व देऊन टाकण्याला माझी संमती आहे माझ्याकरता जाडी भारडी वस्त्रे आणले कुदळ आणि टोपली ही दोन घेऊन या जा मला चौदा वर्षे वनात राहायचे लगेच कैकीने स्वतः वस्त्रे आणली आणि नेश जमलेल्या मंडळीत निर्लज्जपणे ती रामाला म्हणाली ती दोन जाडी जाडीभरडी वस्त्रे रामाने कैकईकडून घेतली आणि आपली तरम वस्त्रे काढून टाकून ती मुनी वस्त्रे तो ल्या आला लक्ष्मणानेही तेथेच आपली उत्तम वस्त्रे टाकून तापसाला योग्य अशी अंग झाकण्यापुरती वस्त्रे पित्याच्या देखत घेतली आता सीता रेशमी वस्त्रे नेसली होती तिथे जाडेभरडे वस्त्र आपण नेसायचे आहे हे पाहून हरिणी जाळ्याला पाहून जशी घाबरून जाते तशी घाबरून गेले त्या शुभ लक्षणे जानकीने कुशगवताची खिन्न मनाने आपल्या हाती घेतली आणि लाजल्यासारखी होऊन डबडबलेल्या डोळ्याने ती धर्म जाणणारी आणि धर्म पाहणारी सीता गंधर्व राजासारख्या आपल्या देखण्या पतीला म्हणाली वनवासी मुनी कसे हो चिरे गुंडाळतात यातली काहीच माहिती नसलेली सीता एकसारखी गोंधळात पडली एक, एक चिर तिने एका हाताने घेऊन गळ्यात टाकले आणि काय करायचे ते माहीत नसल्यामुळे लाजून ती जनक कन्या कशीच उभी राहिले धर्मपालनात श्रेष्ठ रामाने लगेच तिच्यापाशी जाऊन तिचे तिच्या रेशमी वस्त्रावरच स्वतः नेसवले परंतु सीतेने ते वस्त्र कुशलपणे नेसवताना रामाला पाहून अंतपुरात वावरणाऱ्या स्त्रिया डोळ्यातून आसु गाळू लागल्या अतिशय दुःखे होऊन त्या दैदिप्यमान रामाला म्हणाल्या वत्सा अरे ही मानिनी अशी करता योजलेली नाही पित्याच्या वचनाला धरून तू निर्जन वनाचा प्रभो हिचे दर्शन आम्हाला नित्य मिळत राहू देना लक्ष्मण घेऊन तू वनाचा ही कल्याणी तापसाप्रमाणे वनात राहू शकणार नाही आमची ही मागणी मुला तू मान्य कर धर्माला चिकटून असणारा तू तर येथे राहू इच्छित नाहीसच सुंदरी सीतेला तरी येथे राहू दे त्यांची बोलणे ऐकून घेतच दशरथपुत्र रामाने आपल्या शिलाच्या असलेल्या सीतेला ते चिर तसेच नेसवले ती चिरं नेसलेली तेव्हा राजाचे गुरु वसिष्ठ डोळ्यात पाणी सीतेला नको म्हणत कैकेला म्हणाले दुष्ट बुद्धीच्या कुलकल अंक कैकये तुझ्यापुढे हद्द झाली राजाला फसवलेसच आणि आता मर्यादा सोडत आहेस शीलभ्रष्ट स्त्रीय देवी सीतेला वनात जाण्याचे मुळीच कारण नाही रामाचेच खरे असलेले स्थान सीता घेईल ज्यांनी विवाह व्रत घेऊन पत्नी केली त्या सर्वांचा पत्नी हा आत्मा आहे सीता ही रामाचा आत्मा म्हणजेच स्वतः रामच होऊन या ते पालन करीत आणि जर वैद्यही रामाच्या सोबत वनात जाणार असेल तर आम्ही त्यांच्या मगून जाऊ हे नगरच जाईल जेथे राम तेथे सीमारक्षक सुद्धा आपल्या भाऱ्यासह जातील उपजीविकेच्या साधनासह सारे राष्ट्र आणि दासदासी इत्यादी परिवारासहित हे नगर जाईल शत्रुघ्नाला घेऊन भरत वनात राहणाऱ्या आपल्या ज्येष्ठ भ्रात्या रामाच्या मागोमाग चिरनेसून आणि वनवासी होऊन वनात राहील मग निर्जन झालेल्या भूमीचे झाडा झुडपांसह तू एकटी शासन कर तू दुर्वर्तनी आहेस प्रजेचे प्रजेचे आहित करायला बसलेस जेथे राम राजा नाही ते राष्ट्र नव्हे जेथे राम राहील ते वन राष्ट्र बनेल जर भरत राजापासून झाला असेल तर पित्याने न दिलेल्या तो शासन करू इच्छिणार नाही किंवा तुझ्या पासून राहू तू जरी आकाश पातर एक पित्याच्या कुलाचे चा चारित्र त्याला ठाऊक आहे तू याहून वेगळे काही करणार नाही पुत्राच्या बाबतीतल्या लोभ लालसेने तू पुत्राला अप्रिय असणारी गोष्ट केलेली आहेस जो रामाशी निष्ठावंत नाही असा मनुष्य या लोकात नसेलच कैकई पशु सर्प हरिण पक्षी हे रामाबरोबरच जात असलेले आणि वृक्ष तिकडे तोंड केलेले तू आताच पाहशे म्हणून देवी सुनेचे चिर काढून घेऊन तिला उत्तम आभूषण दे तिने चिरनिष्णे शास्त्रात सांगितले नाही अशा रीतीने वशिष्ठाने ते वस्त्र टाकून द्यायला सांगितले कैकई एकट्या रामाचाच वनवास्तू मागितलायस हिला रामासोबत भूषणे घालून आणि नित्य वेणेपणे करून आरण्यात राहू दे मुख्य मुख्य वाहने आणि परिचारकांचा समुदाय तसे सर्व अस्त्रे आणि साहित्य बरोबर घेऊन ही राजपुत्रे जाऊ दे तुझ्या वरदानात हिची गणना नाही अतुल प्रभाव असलेले सर्वात प्रमुख राजगुरू अशा रितीने खूप बोलत राहिले तरी सीतेने आपल्या मनातील भाव टाकून दिला नाही की प्रिय पतीला चिरनेसळताना प्रतिकार करण्याचे तिच्या मनात आले नाही अयोध्याकांडाचा सदतीसावा सर्ग समाप्त